वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्गसहवा पुरोहित गेल्यानंतर रामाने स्नान केले आपले मन सगळीकडून आवरले आणि विशाल नेत्र असलेल्या आपल्या पत्नीसह नारायणाची उपासना सुरू केली हवीचे पात्र विधीनुसार मस्तकाला लावून पेटलेल्या अग्नीत महान दैवताला अर्पण करायच्या आज्याची म्हणजे वितळलेल्या लोण्याची आहुती दिली उरलेले हवी पिऊन स्वतःचे प्रिय याचिले आणि नारायण ध्यान करून मौनपूर्वक स्वतः पसरलेल्या कुशगवताच्या तटईवर मनाचा संयम करून वैदेहेसह विष्णूच्या मंदिरातून नरश्रेष्ठ निजला प्रहर रात्र राहिली असता जागा होऊन त्याने घर योग्य रीतीने सजून घेतले सुत माघध बंदी यांच्या तोंडून मनाला सुख देणारी वाणी ऐकत प्रातकालीन संध्यापासना करून स्थिर आसन ठेवून त्याने जप केला मस्तक टेकून मधुसूदन विष्णूची स्तुती केली आणि रेशमी वस्त्र निसून ब्राह्मणांकडून स्वस्ती आणि पुण्याहवचन करून घेतले त्यांच्या गंभीर मधुर पुण्यवाचनाच्या घोषाने अयोध्येत सुरु असलखा तुतार्यांच्या नाथाची परिपूर्ती झाली वैदईसह रामाने उपवासाची धर्मकृत्य पार पाडली हि ऐकून अयोध्या नगरवासी सर्व लोक आनंदित झाले रामाला अभिषेक होणार आह सर्व पौरजनाने ऐकल आणि रात्र संपून सकाळ होताच त्यांनी नगरी शृंगारायला सुरुवात कलि हिमपर्वताच्या शिखराप्रमाणे शुभ्र असणाऱ्या देवालयावर रथमार्गाच्या चौका चौकात होमगृहावर मंदिराच्या गच्च्यावर विविध व्यापारी वस्तूंनी भरलेल्या वाणिज्यजनांच्या बाजारांवर कुटुंबीय जनांच्या समृद्ध शोभायमान भवनावर सर्व सभागृहे उंच उंच वृक्षांचे शेंडे यावर ध्वजा चढल्या सुंदर पताका फडकू लागल्या नट आणि नर्तक यांचे संघ व गाणारे गायक यांचे मनाला आणि काना सुख देणारी वाणी लोक ऐकू लागले लोक रामाच्या अभिषेकासंबंधीच्या गोष्टी आपापसात आप करू लागले रामाला अभिषेक होणार म्हणताना चौका चौकात आणि घराघरात घराच्या दारात खेळणारी बालके सुद्धा रामाच्या अभिषेकाविषयीच्याच गोष्टी आपापसात आप बोलू लागले नागरिक रामाच्या अभिषेका निमित्ताने राजमार्गावर फुलांच्या माळा बांधल्या आणि धूप सुगंधाने मार्ग सुवासित करून टाकला रात्र होईल या शंकेने प्रकाश सर्वत्र करावा म्हणून लहान लहान रथ मार्गावर सुद्धा सगळीकडे दीपमाळा उभ्या करण्यात आल्या नगरवासियांनी अशा रीतीने नगर शृंगारल्यावर ते, ते रामाच्या यवराज पदाच्या अभिषेकाची वाट पाहत राहिली ते सगळे टोळ्या टोळ्याने चौका चौकात आणि सभा जमून आपापस राजाची प्रशंसा करू लागले की अहो हा ईश्वाकुकुलात जन्माला आलेला राजा महात्मा आहे आपण वृद्ध झालो हे जाणून त्याने रामाला अभिषेक करायचे ठरवले खरोखर राम आमचा राजा होणार हा आमच्यावर मोठा अनुग्रह आहे त्याला इहलोक आणि परलोक यांचे माहीत रहस्य माहीत आहे म्हणून त्याने आमचा दीर्घकाळपर्यंत रक्षक भावे। तो मनाने विनयी जाणता धर्मात्मा बंधूप्रेमी जितके त्याचे आपल्या भावावर तितकेच आमच्यावरही प्रेम आहे ज्या पुण्यशील धर्मात्मा राजा दशरथाच्या कृपेने आम्हाला रामाला अभिषेक झालेला पाहायला मिळत आहे तो राजा दीर्घायोहो अशा प्रकारे बोलणाऱ्या नगर जनाच्या गोष्टी इतर जनाने ऐकल्या सर्वत्र ती वार्ता पसरली आणि ग्रामवासी जनसुद्धा येऊ लागले तेही रामाचा अभिषेक पाहण्याकरता म्हणून ठिकठिकाणाहून अयोध्याला आले या ग्रामवासी जनांच्या रामाची ती नगरी भरून गेले हळूहळू सरपटत जाणाऱ्या त्या जनप्रवाहाचा तो जो ध्वनीकार्य येत होता तो भरतीच्या वेळच्या समुद्राला आलेल्या उधाणाच्या ध्वनीसारखाच होता इंद्र नगरी नगरीसारखे ते नगर पाहण्याच्या इच्छेने आलेल्या ग्रामजनांच्यामुळे नगराच्या साऱ्या दिशा समुद्रातील प्रचंड जलचराने समुद्राचे जल, समुद्रा जल खळबळून टाकावे तशा नादघोषाने खळबळून टाकल्या अयोध्या सहावा सर्ग समाप्त